मुक्तता श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा अशा प्रकारे ना सांगून तो जगन्नाथ स्तब्ध राहिला तेव्हा त्या ते तिघीही देवी एकमेकीना मिठ्या घालून रडू लागल्या आणि शोकमग्न होऊन तिघी जणी त्या जगन्नाथाला सांगू लागल्या सरस्वती म्हणाली हे स्वामी या दुर्दैवी शापांचा उशाप करा अहो पतीने त्याग स्त्रिया स्त्रिया कशा बरे राहतील मी भारत वर्षात पोहोचताच योग साधने देहत्याग करीन हे निश्चित जो उन्मत्त होतो त्याचा नाशच होणे जरूर आहे गंगा म्हणाली हे जगतपते माझ्याकडून कोणता अपराध घडला म्हणून आपण माझा त्याग करीत आहात मी आता जर देहत्याग केला तर निर्दोष स्त्रीच्या वधाचा महादोष आपल्याला लागेल खरोखर निर्दोष स्त्री त्याग सर्वेश्वर अशा देवाने जरी केला तरीही त्याला नरकाचीच प्राप्ती होत असते लक्ष्मी म्हणाली हे नाथ आपण सत्वगुणी असूनही आपल्या ठिकाणी क्रोध आहे याचे आश्चर्य वाटते हे देवा आपण त्या दोघीही भार्यावर प्रसन्न व्हा खरोखरच क्षमा हे ईश्वराचे भूषण आहे आता सरस्वतीच्या शापामुळे मी अंशरूपाने भारतवर्षात जाईन पण हे ईश्वरा मला आपल्या चरणाचे पुन्हा दर्शन केव्हा घडेल स्नान केल्याने पाप धुऊन जाईल पण मी ते स्वीकारल्यावर मला त्यातून कसे बरे मुक्त होता येईल हे अच्छुता मी धर्मत भजाची कन्या होईल, आणि तुलसीचे रूप घेऊन शापाचे फल भोगत असता हे प्रभो मला आपले चरण रस केव्हा बरे दिसतील मी वृक्षरूप पण होईन अधिष्ठात्री देवता होईन पण हे कृपानिधी आपण माझा उद्धार केव्हा करणार ते सांगा तसेच गंगा आणि सरस्वती एकमेकींच्या शापामुळे भारत वर्षात गेल्या तर त्यांनाही मुक्ती देऊन हे देवा त्या तुझे चरण रस केव्हा पाहू शकतील हे प्रभू आपणच त्या वाणीला ब्रम्हलोकी आणि गंगेला कैलासाच जाण्यास सांगितले पण त्यांना आपण क्षमा करा असे म्हणून कमलेने विष्णूचे चरण धरले आणि आपल्या केशांनी ते चरणयुगुल झाकून ती रडू लागली तेव्हा तिचे दुःख पाहून भगवान विष्णू म्हणाले हे मी माझे वचन पाळीनच तसेच तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीन हे कमलपत्राक्षी मी तुला आता विस्ताराने सांगतो तू ऐ हे बघ ही जी सरस्वती अंशभूताने भारतवर्षात नदी होईल ती अर्ध्या कलेने ब्रम्हलोकी आणि स्वतः पूर्ण रुपाने मदजवळ राहील भगीरथ गंगेला घेऊन भारतवर्षात जाईल तेथे ती सर्वांना पवित्र करीत राहील ती स्वतः पूर्ण रूपात येथेच राहील तिला शिवाच्या जटांचा आधार मिळेल त्यामुळे गंगेचे पावित्र्य अधिकच वाढेल हे सुंदरी तू अतिसूक्ष्म अंशाने भारतवर्षात पद्मावती नदी हो आणि वृक्षरूपाने तुलसी हो कलीची पाच हजार वर्षे लोटल्यावर तुमची मुक्तता होईल नंतर तुम्ही पुन्हा माझ्या ठिकाणी परत या हे कमले विपत्ती वाचून या संसारात कोणाचेही महात्म्य वाढत नाही माझ्या मंत्रांची उपासना जे सज्जन करतील त्यांना दर्शन देताच अथवा स्पर्श करताच तुमची पापे नाहीशी होतील हे प्रिये पृथ्वीवर जी असंख्य तीर्थे आहेत ती माझ्या भक्तांच्या स्पर्शाने आणि दर्शनाने पवित्र होती माझ्या मंत्रांची उपासना करणारे उपासक भारतवर्षात असून ते सर्व पृथ्वीचे पावित्र्य टिकवण्याचा प्रयत्न करीत असतात ज्या ठिकाणी माझे भक्त वास्तव्य करतात ते पुण्यक्षेत्र म्हणून ओळखले जाते ते महातीर्थच होते स्त्रियांची हिंसा करणारा गोवध करणारा कृतघ्न बालहत्या करणारा गुरु गमन करणारा असा पापी पुरुषही माझ्या भक्तांच्या दर्शनाने पवित्र होईल एकादशी न करणारा संध्या न करणारा नास्तिक मनुष्यघातकी असा पतीतही माझ्या भक्तांच्या दर्शनाने उद्धरून जाईल शास्त्रावर उपजीविका करणारा लेखन विद्येवर निर्वाह करणारा रज भिकारी बैलारूढ होणारा ब्राह्मणही माझ्या भक्तांच्या स्पर्शाने पवित्र होईल विश्वासघातकी मित्रद्रोही खोट्या साक्षी देणारा ठेव गिळंकृत करणारा हे माझ्या भक्तदर्शनाने शुद्ध होतील वाणीने उग्र असलेला जार जारिणीचा पती जारिणीचा पुत्र हेही माझ्या भक्तांच्या स्पर्शाने निष्पाप होतात शूदांचा स्वयंपाकी ब्राह्मण देवल ग्राम याचकडे शुद्ध होतो पिता माता भार्या भ्राता पुत्र कन्या गुरुचे कुल अनाथ भगिनी चक्षुरहित बांधव सासू सासरा इत्यादी हे सुंदरी त्यांचा आपत्काली जो पोषित नाही तो महापातकी होय पण माझ्या भक्तांचे दर्शन घडताच तो पातकी पवित्र होईल अश्वत्थाचा नाश करणारा माझ्या भक्तांची निंदा करणारा शूद्रा घरी अन्न घेणारा ब्राह्मणही भक्ताच्या दर्शनामुळे अपहार करणारा लाक्षारस लोहरस आणि कन्या यांची विक्री करणारा महापातकी शूद्रांची प्रेते जाळणारा हे सर्वजण माझा भक्तांच्या दर्शनाने अथवा स्पर्शाने पवित्र होत असतात श्री महालक्ष्मी विष्णूला म्हणाली हे भक्तानुग्रही देवा ज्यांच्या दर्शन आणि स्पर्शामुळे भक्ती शून्य महा अहंकारी स्वकिर्ती सांगणारा धूर्त शठ साधूची निंदा करणारा असा कोणताही पापी पवित्र होतो त्या भक्ताचे लक्षण सांगा ज्यांनी स्नाने केली असताना सर्व तीर्थे पुण्यमय होतात ज्यांच्या पदरजामुळे उदक आणि पृथ्वी शुद्ध होते किंवा ज्यांचे दर्शन स्पर्श इच्छणारे लोक आहेत त्या भारतवर्षीयांना भक्तांचा समागम परम भा... लाभाचा वाटतो हे खरेच तीर्थे उदकमय नसतात किंवा देवही मृत्तिकामय अथवा शिलामय नसतात विष्णू भक्तच ज्यांना तीर्थे अथवा देव बनवतात कालांतराने ती तीर्थे आणि मूर्तिका देव काला पवित्र होता हे कसे हे महालक्ष्मीचे शब्द ऐकून श्रीकांत हसू लागले हे गुप्त तत्व सांगण्यास सत्वर सिद्ध ते म्हणाले हे लक्ष्मी भक्तांचे लक्षण श्रुती पुराणे यामध्ये गुप्तच आहे ते पुण्यरूप असून पापनाशक आणि भक्तीमुक्ती देणारे आहे ते गोपनीय असून दुष्टांना न सांगण्यासारखे आहे पण तू नित्य पवित्र आणि प्राणप्रिय असल्यामुळे मी तुला ते निवेदन करतो तू ते ऐक ज्याच्या गुरु गुरुमुखातून विष्णू मंत्र पडेल त्याला वेद पवित्र आणि पुरुषोत्तम असे म्हणतात केवळ ज्याच्या जन्माच्या योगाने त्याचे शंभर पूर्वज स्वर्गात अथवा नरकात असले तरीही तात्काळ मुक्त होतात त्यांनी कोणत्याही प्राणीयोनी जन्म घेतला असला तरीही ते सत्वर जीवनमुक्त होतात आणि योग्य वेळ येताच या विष्णुलोकी ते प्राप्त होतात जो मरते माझ्या भक्तीने युक्त असतो तो, तो माझ्या गुणाने युक्त होऊन मुक्त होतो ज्याची वृत्ती माझ्याच गुणात अधीन झालेली असते तसेच जो सतत माझ्याच कथेमध्ये गुंग होऊन गेलेला असतो माझे गुणसंकीर्तन ऐकण्यातच जो तल्लीन झालेला असतो आणि ज्याचा कंठ त्यामुळे दाटून येतो ज्याचे नेत्र अश्रुनी भरतात जो स्वतःला विसरून जातो तो सुखाची तसे सालोक्य वगैरे चारी मुक्तीची ही अपेक्षा करीत नाही ती फक्त माझ्या भक्तीचीच इच्छा करतो तो इंद्रत्व मनुत्व, ब्रह्मत्व, स्वर्ग राज्य इत्यादी भोग यांची ही इच्छा धरीत नाही माझे गुण श्रवण करीत तो माझे मधुरगायन करतो आणि अशा प्रकारे आनंद भरित झालेले माझे भक्त भारतवर्षात नित्य फिरत असतात पण खरोखरच तशा प्रकारचा जन्म धन्य फारच दुर्लभ आहे ते प्रत्यक्ष पृथ्वीलाही पवित्र करतात ते नरतीर्थ नावाच्या माझ्या वस्तिस्थानात येतात हे पद्मे ह्याप्रमाणे मी तुला भक्तांविषयी सांगितले आता तुला योग्य वाटेल तसे तू कर असे विष्णूंनी सांगितले आणि ते सुखासनावर बसले लक्ष्मी सरस्वती गंगा यांनी विष्णूच्या आज्ञेप्रमाणे केले अध्याय सातवा समाप्त